पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण साववे प्रार्थना प्रवचन मे सात एकोणीसशे सत्तेचाळीस नवी दिल्ली मे सात एकोणीसशे सत्तेचाळीस प्रार्थनेच्या ठिकाणी पोचल्याबरोबर गांधीजींनी उमादेवी आल्यास काय अशी चौकशी केली गांधीजींच्या आग्रहास्तव व्यासपीठावर बसण्याकरता त्यांची समजूत घालण्यात आली गांधीजींनी विभावरीबाई देशपांडे यांना सुद्धा व्यासपीठावर बसण्याकरता निमंत्रित केले आणि ते म्हणाले की या दोन स्त्रियांनी कुरानमधील कडवी म्हणण्याला विरोध केला आहे काही थोड्याशा लोकांच्या विरोधामुळे प्रार्थना थांबवण्यात येऊ नये असे म्हणणाऱ्या 20 लोकांच्या सया असलेल्या पत्राचा उल्लेख करत गांधीजी म्हणाले की तुम्हाला असे वाटते काय की दोन वा वीस लोकच याप्रमाणे विचार करणारे आहेत मला असे वाटते की विरोध न करता जे लोक दरोज इथे येऊन शांतपणे बसतात त्यांच्या मनातही या पत्रात व्यक्त करण्यात आलख विचार असावे परंतु मी तुम्हाला शांत राहण्याची विनंती करीन हिंदू धर्मान सहनशीलतेला फार महत्व दिले आहे गवताच्या एकापात्याच्या मदतीन सागरातील एक एक थेंब घेऊन त्या सागरातील सगळ पाणी दुसऱ्या खड्ड्यात भरण्याकरता जेवढी सहनशीलता पाहिजे त्याहून अधिक सहनशीलता मोक्ष मिळवण्याकरता पाहिजे असत असे सहनशीलतेच महत्व सांगताना शंकराचार्य म्हणाले आह आता कल्पना करा की एखादा माणूस सागरातील पाणी दुसरा एका खड्ड्यात गवताच्या पात्याने न भरता एखाद्या पातल्यानं भरतो आहे असे करत असताना सुद्धा ते पाणी दुसऱ्या खड्ड्यात भरण्याच्या दृष्टीनं त्याला तो खड्डा फार मोठा वाटतो आणि जर तो माणूस शक्कडो वा हजारो वर्ष जिवंत राहिला तर कदाचित तो त्या खड्ड्यात सागराचे सगळे पाणी ओतू शकेल परंतु सागरामध्ये सतत जे नवीन पाणी येत असते त्याचे काय करायचे मग तो समुद्र कोरडा करण्याकरता किती धैर्य लागेल स्वाभाविकपणे मोक्ष इच्छणाऱ्या व्यक्तीकरता असणाऱ्या असीम दऱ्याबद्दलच शंकराचार्य बोलत आहेत ते म्हणाले की एक पाऊल रिकीबीवर आणि दुसरे पाऊल घोड्याच्या पाठीवर बसण्याकरता उचललेले अशा अवस्थेत ब्रह्म काय आहे हे माणूस आपल्या गुरुला विचारू शकत नाही ब्रम्ह जाणून घेण्याचा हा मार्ग नाही आपण सर्व जे इथे गोळा झालेलो हो, आहोत ते काहीतरी शिकण्याकरता गोळा झालो हो। आहोत आपणा सर्वांना मोक्ष आहे परंतु त्याकरता आवश्यक असलेले धैर्य अंगी बनवण्याची आपल्यामध्ये क्षमता आहे काय तसे नसेल तर प्रार्थना करण्यापुरते तरी धैर्य आपण अंगी बनवूया आपल्या आजूबाजूला मुले दंग करत असताना आपण प्रार्थना करू लागलो तर तिने आपला कोणता लाभ होणार आहे प्रार्थना चांगली होण्याकरता ती अंतकरणातून आली पाहिजे देव इतका भोळसट नाही की केवळ आपल्या ओठारवरून आलेल्या शब्दांना प्रार्थना समजून तो भुलून जाईल प्रार्थना म्हणजे केवळ शब्दांचा पुनरुच्चार नाही आणि आपण जेव्हा कोणत्यातरी प्रकाराच्या विरोधाला तोंड देत असतो तेव्हा अशा प्रकारच्या उच्चारांचा आग्रह आपण का धरावा आपल्या अधिक शक्तीच्या बळावर त्या तरुणाला गप्प बसून आपण काय करणार आहोत तुम्ही त्याला धर्माचे अनुसरण म्हणाल काय या तरुणाला सहन करण्यात धर्म आहे तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे गोळा झाला शांतपणे तुमच्या धर्माचे अनुसरण केले आणि या अज्ञानी तरुणाला सहन केले याचा मला आनंद होतो परंतु आज आपल्याला त्या तरुणाचा सामना करावा लागत नाही आहे तर या स्त्रियेचा मी दत्तक घेतलेल्या मुलीपेक्षाही ती लहान असल्याचे मला दिसते ती एका सचिवाची पत्नी आहे तिने मला पत्र पाठवले होते मी आधी त्याची चर्चा करेन पत्रातील माहितीवरून हिंदू धर्माचे ज्ञान दिसत नाही तर अज्ञान तेवढे दिसते खरे म्हणजे अशा प्रकारे हिंदू धर्माचे रक्षण करण्याच्या प्रयत्नामुळे त्याची बदनामीच होते सगळ्या हिंदूंना आणि शिखांना मी सांगू इच्छितो की तुम्ही अशी चुकीची पद्धत वापरू नका या स्त्रीच्या प्रश्नांचे मी क्रमशः उत्तर देईन एक देवळात कुराणीतील भाग वाचल्यामुळे देऊळ बाटते हे म्हणणे बरोबर नाही देऊळात ईश्वराचे स्तवन केले तर ती गोष्ट धर्माविरोधी कशी काय होऊ शकते अवजे बिलाही इत्यादीचा काल मी जेव्हा हिंदीत अर्थ समजावून सांगितला होता तेव्हा कोणीही विरोध केला नव्हता कोणी जर गीतेचे अरबी भाषेतील अनुवाद म्हणाला तर धर्मविरोधी कृत्य होईल काय जर कोणी असं म्हणत असेल तर तो माणूस अडाणी आहे असे म्हणावे लागेल सरहद्द प्रांतात एक नियम होता की कुरानाचे भाषांतर करू नये परंतु डॉ खान साहेब जे सध्या सरहद्द प्रांताचे प्रधानमंत्री आहेत समंजस गृहस्थ आहेत ते म्हणाले की कुरानचा जर अनुवाद करण्यात आला तर त्याचा प्रसार वेगात होईल जास्त लोक तो वाचतील आणि समजू शकतील नमाजमध्ये कुराणामधीलच कडवे म्हणत असतात असे म्हणणे पाप होईल काय डोंट तुम्ही म्हणू शकाल की मुसलमानांनी हिंदूंच्या विरोधात पाप केले आहे परंतु हिंदू काही कमी होते काय हिंदूंनी बिहारमध्ये काय केले ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे होते त्यांनी स्त्रियांना आणि मुलांना मारले घरांना आगी लावल्या आणि घरातून पळून जाणाऱ्या मुसलमानांचा पाठलाग केला आता जर मुसलमान इथे आले आणि म्हणाले की भगवद्गीतेच्या वाचकांनी फार मोठे पाप केले आहे तर हा सत्याचा किती मोठा आपलाप होईल काही मर्यादेपर्यंत मला मान्य आहे की मुसलमानांनी अतिशय क्रूर कृत्य केली आहेत व त्यामुळे त्यांनी पाप केले आहे परंतु कुरानच्या वाचकाने पापपूर्ण वर्तन केले म्हणून कुरान कसे पापपूर्ण होऊ शकते हे मला कळत नाही अशा प्रकारे गीता उपनिषद वेद आणि खळे म्हणजे सर्व धर्मग्रंथ पापपूर्ण आहेत असे सिद्ध करता येईल गीतेतून सुद्धा लोक वेगवेगळे अर्थ काढतात गीतेचा मी जो अर्थ लावतो त्याहून काही लोक अगदी वेगळा अर्थ लावतात मला गीतेत अहिंसाचा संदेश आढळतो तर काही लोक म्हणतात की गीतेत आतताई माणसाची हत्या करण्याचा आदेश आहे त्यांच्याकडे जाऊन मी त्याला थांबवू शकतो काय मी त्यांचे ऐकतो आणि मला जो योग्य वाटते ते करतो पीन मशिदीत मी गीता वासली नाही याचा अर्थ मी भित्र आहे इतकाच होतो नाही का मान्य की मी भित्र आहे आणि मशिदीत मुसलमानांसमोर प्रार्थना करायची मला भीती वाटते परंतु मी जर एखाद्या बाबतीत भित्र असेल तर सर्व बाबतीत भित्र आहे असे म्हणता येईल काय तुम्हाला माहीत असायला पाहिजे की मी अनेक ठिकाणी मुसलमानांबरोबर राहतो आणि त्यांच्याकडे मी निसंकोचपणे माझी प्रार्थना करत असतो आणि मी जेव्हा नवा खालीचा दौरा करत होतो तेव्हा अगदी मशिदीत जरी नाही तरी मशिदीच्या अगदीजवळ अनेकदा मी, मी। अने प्रार्थना घेत होतो एकदा मी मशिदीच्या आवारात आतील इमारतीत प्रार्थना घेतली होती आणि माझ्याबरोबर मी नेहमी प्रार्थनेचे सर्व काही साहित्य घेत असे तिथे वाद्य वाजवले जात असे आणि टाळ्या वाजवत राममधून म्हणले जात अस मशिदीच्या आवारात प्रार्थना म्हणत असताना आमच्याजवळ वाद्य नव्हते परंतु टाळ्या वाजवत आम्ही राममधून म्हणत होतो मुसलमानानं मी सांगितले होते की तुम्ही जसे रहीमचे नाव घेता तसाच मी रामाचे नाव घेणार आहे मी त्यांना सांगितले की रहीम नाव घेणाऱ्यांनी इतरांना रामाचे नाव घेऊ दिले नाही तर ही गोष्ट तुम्हाला शोभणार नाही तुम्ही अत्याचाराबद्दल बोलता नोआ खालीत बऱ्याच अत्याचाराच्या घटना घडल्या परंतु नोवाखालीत मुसलमानांनी केलेले अत्याचार बिहारमध्ये हिंदूंनी केलेल्या अत्याचारासमोर काही नाहीत हे मी तुम्हाला सांगेन मी या गोष्टीचा साक्षीदार आहे मी नोवाखालीत होतो व मी बिहारचा दौराही केलेला आहे जो कोणी म्हणतो की मुसलमानासमोर जाऊन मी प्रार्थना करू शकत नाही तो गांधीला ओळखत नाही गांधी कोणत्या धातूपासून बनला आहे हे या बिचार्या उमादेवीला कुठे माहीत आहे मला माझी लाज वाटत नाही तर या बाई जे म्हणत आहेत त्याची लाज वाटते हिंदू धर्म सभेचे सचिवपद धारण करणाऱ्या या सद्गृहस्थांची लाज वाटते कारण हे पद धारण केल्यानंतरही त्यांना हिंदू धर्माचे ज्ञान नाही जर सागरालाच साग आग लागली तर ती आग कोण विझवू शकेल परंतु सत्य हे आहे की या बाईंचा विरोध विशिष्ट प्रार्थनेला नाही तर अरबी भाषेला आहे काल मी जेव्हा कुरांतील भागाचा अनुवाद करून सांगितला तेव्हा कुणाच्याही भावना दुखवल्या नाही यानंतर गांधीजींनी अनुवादित भागाचा पुनरुच्चार केला आता पहा मी परत ती संपूर्ण प्रार्थना वाचली यामुळे या, या स्त्रीच्या सुद्धा भावना दुखवल्या गेल्या नाहीत तिला जर यात काही पापपूर्ण वाटतले असते तर गप्प बसा मलाही ऐकायचे नाही असे म्हणून तिने मला गप्प बसवले नसते काय परंतु आता ती मला थांबवू शकते काय इतर कोणत्या मार्गाने मी ईश्वराशी प्रार्थना करू शकतो ईश्वराचा उल्लेख मी अद म्हणून करू नये वा मी त्यांना चिरंतन समजू नये वा मी त्याला सर्व शक्तिमान म्हणू नये वा मी त्याला मालक म्हणू नये मग माझ्या प्रार्थनेत मी म्हणावे तरी काय आपल्याला प्रार्थनेत जे काही म्हणायचे असेल ते जर आपण अरबी भाषेत म्हणालो तर हा किती मोठा अडाळीपणा असेल अशा घोर अज्ञानापासून आपण स्वतःला वाचवले पाहिजे तर आम्हाला काळोखापासून वाचो अशी आपण ईश्वराची प्रार्थना करूया आपल्या हिंदू प्रार्थनेसुद्धा निवडण्यात आलेले शब्द तमसो मा ज्योतिर्गमय हे म्हणजे आम्हाला काळोखापासून उजडाकडे ने हे आहेत अशा प्रकारच्या अनुपम धर्माचे कौतुक करण्याऐवजी त्याला एखाद्या दगडाप्रमाणे भिरकवून द्यावे याचे मला वाईट वाटते आणि जो माणूस धर्माची सेवा करू इच्छितो त्याची बायको अशा प्रकारचे वतन करून धर्माची अधोगती करण्याचा प्रयत्न करते आहे या गोष्टीने मी अजून दुःखी होतो आपल्या बायकोचे विचार असे इतस्तदा न भरकटू दे कर्तव्य आहे परंतु या संग्रस्तांनी आपल्या पत्नीला नितांत असहनशीलतेच प्रशिक्षण दिले आहे। अशा प्रकारच्या परिस्थितीत धर्म कसा जिवंत राहू शकतो आपण जर असे सुरू ठेवले तर हिंदू धर्म निश्चितच टिकणार नाही आणि भारताचेही अस्तित्व राहणार नाही ब्रिटिश जरी निघून गेल तरी आपल्याला भारताला वाचवता येणार नाही स्वतंत्र भारतात आपण भावाभावाप्रमाणे राहिलो पाहिजे आज जे शत्रू आहेत ते उद्या मित्र होतील मग तुम्ही तुमच्या मुसलमान शेजाऱ्याला तू कुरान वाचू नकोस म्हणून सांगाल काय त्यामुळे हिंदू धर्माचे स्थान उंचावेल काय यामुळे तुम्ही मौन राहून प्रार्थना करावी असे मी तुम्हाला सांगतो आहे कारण इतके सगळे लोक काही दोनच्या लोकांबद्दल राग न धरता शांतपणे मौन धरून बसून राहिले तर आपण पवित्र हो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की काल मी जिनासाहेबांना भेटायला गेलो होतो आमच्यामध्ये काय झाले ते सर्व मी तुम्हाला सांगू शकत नाही आपण जे काही बोलू ते आपल्यातच राहील व ते बाहेर उघड़ केले जाणार नाही असा आमच्यात करार झाला आहा इतकेच नाही तर मी बादशाह खान पंडित जवाहरलाल आणि इतर पुढाऱ्यांनाही जिनासाहेबांशी जी बोलणी झाली त्याचा गोश्वरा कळवला आहा सुद्धा मी तो थोडक्यात सांगित आम्ही दोघांनीही एका दस्तावजावर सही क्लिली आह त्यात दोन मुद्दे आह पहिला मुद्दा होता आपल्या राजकीय उद्दिष्टांच्या परिपूर्तीकरता आपण कुणावर दडपण आणणार नाही प्रत्येक बाजू दुसऱ्या बाजूला आपला दृष्टीकोन समजून सांगण्याचा प्रयत्न करील व धाकदपटशा दा दाखवण्याचा व गुंडागिरी करण्याचा प्रयत्न करणार नाही दुसरा मुद्दा होता लोकांना हिंसक कृत्यापासून आणि इतर अत्याचारी वर्तनापासून परावृत्त करणे कालच्या जीनासाहेबांच्या वक्तव्यावरून तुमच्या लक्षात आलेच असावे की आमच्यामध्ये स्पष्ट राजकीय मतभेद आहेत जीनासाहेबांना पाकिस्तान हवा आहे पाकिस्तानकरता करण्यात आलेली मागणी मान्य करावी असा निर्णय काँग्रेसच्या लोकांनी घेतला आहे परंतु त्यांचे म्हणणे आहे की बंगाल आणि पंजाबमधील हिंदू आणि शीख भागाचा पाकिस्तानमध्ये समावेश करता येऊ शकत नाही केवळ मुसलमाना बहुल प्रदेशच भारतापासून वेगळा काढता येऊ शकतो परंतु माझ्याबद्दल बोलायचे तर मी पाकिस्तानला कोणत्याही याटेवर मान्यता देऊ शकत नाही देशाची फाळणी करणाऱ्या कोणत्याही प्रस्तावाला मी मान्यता देऊ शकत नाही अशा अनेक गोष्टी घडत आहेत की ज्या मी सहन करू शकत नाही परंतु त्या घडणे अजूनही थांबत नाही त्या घडणे सुरुच आहे परंतु याबाबतीत मी जेव्हा म्हणतो की त्या मला सहन होत नाही तेव्हा त्याचा अर्थ असतो मी यात भागीदार होऊ शकत नाही वेगळ्या शब्दांत सांगायचे तर याबाबतीत मी त्यांच्या प्रवाहाखाली येणार नाही त्यांना जर पाकिस्तान हवा असेल तर त्यांनी आपल्या बांधवांशी वाटाघाटी करून तो घ्यावा कोणत्याही एका पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मी बोलू शकत नाही मी सर्वांचे प्रतिनिधित्व करतो या देशात राहणारे हिंदू मुसलमान शीख पारसी जैन ख्रिश्चन या सर्वांचा विश्वस्त होण्याचा माझा प्रयत्न आहे माझ्यात त्यांचा विश्वस्त होण्याची क्षमता वा पात्रता नसेल तरी मला त्यांचा विश्वस्त होण्याची इच्छा आहे यामुळे पाकिस्तानच्या निर्मितीत मी भागीदार होऊ शकत नाही जिना साहेब जे करू ते धोक्याचे आहे हे जर मला माहीत आहे तर मी पाकिस्तान मान्य करण्याच्या प्रस्तावावर सई कसा करू शकतो हा मुद्दा मी त्यांना अतिशय शांतपणे सांगितलं आम्ही भांडलो नाही आमी परस्परांशी सौजन्यपूर्वक बोललो जीना साहेबांना मी सौजन्यपूर्ण शब्दात सांगितले की शक्तीच्या बळावर तुम्हाला पाकिस्तान मिळू शकत नाही पाकिस्तानकरता चकार शब्द न काढता कबुली करता, ते मला भाग पाडू शकत नाही ईश्वर सोडून इतर कोणीही मला भाग पाडू शकत नाही जर ते मला समजावून सांगू इच्छित असतील तर केवळ पाकिस्तानच का संपूर्ण भारत का नाही शांततेकरता करण्यात आलेले आवाहन प्रभावी होण्याकरता त्यावर सही करण्याकरता जिना साहेबांबरोबर मी तयार झालो आणि करता, जे कोणते काम माझ्याकडून घ्यायचे असेल ते त्यांनी ते घ्यावे अशी मी त्यांना विनंती केली मी त्यांना सांगितले की याकरता आवश्यक असली तर मी तुमच्याबरोबर हजार वेळा येईन मी तुम्हाला सांगू इच्छितो की जिना साहेबांकडे जाण्यापासून मला परावृत्त करण्याकरता प्रत्येकाने प्रयत्न केला होता त्यांनी मला विचारले की जिना साहेबांवरून गेल्याने तुम्हाला काय मिळणार आहे परंतु मी त्यांच्याकडे काहीही मिळवण्याकरता गेलो होतो काय त्यांचे मन समजून घेण्याकरता मी गेलो होतो त्यांच्याकडे जाऊन मला काही मिळाले नसेल तर त्यांच्याकडे गेल्यामुळे मी काही गमावलेले नाही मी त्यांच्या मैत्रीचा दावा करतो अखेरीस ते सुद्धा भारताचेच आहेत काहीही झाले तरी मला त्यांच्याबरोबर जीवन व्यतीत करायचे आहे त्यांच्याबरोबर जाण्याकरता मी नकार कसा देऊ शकतो आम्ही स्नेहभावाने राहिलो पाहिजे सुसंवादाने राहण्याकरता सुद्धा आम्ही कोणावर बजबरी करता कामा आहे त्यांना जर पाकिस्तान हवं असेल तर पाकिस्तान पाकिस्तानसंबंधीचा त्यांचा दृष्टिकोन त्यांनी आम्हाला पटवून दिला पाहिजे पाकिस्तानची निर्मिती सर्वांकरता हिताची आहे असे त्यांनी सर्वांना पटवून दिले तर मी त्यांचा प्रस्ताव मान्य करेल परंतु पाकिस्तान मान्य करण्याकरता ते मला भाग पाडू शकतील अशी जर त्यांची अपेक्षा असेल तर असो मी त्यांना माझी संमती देऊ शकत नाही भारताचे विभाजन होऊ शकत नाही असे कदाचित तुम्ही मला विचाराल त्यामुळे किती हानी होईल हे तुम्ही ऐकले तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल माझे डोके रिकामे नाही हे कृपा करून लक्षात ठेवा कृपा करून या विचारांबद्दल ऐका आणि वाचा आज तुम्हाला मी, मी, वा वा वा मी तुम्हाला भरपूर वेळ दिला आहे आता मी कलकत्त्याला जात आहे तिथे मी काय करू शकेन हे मला माहीत नाही आणि मला हेही माहीत नाही की मी तिथे किती दिवस थांबेन आणि कधी परतेन जेव्हा केव्हा जवाहरलाल कृपलानी वाईसाहेब मला बोलावतील तेव्हा मी परत असा शब्द मी दिला आहे आणि मला आशा आहे की मी तुम्हाला पुन्हा पाहीन मध्यंतरीच्या काळात लक्षात ठेवा प्रार्थना करताना मला अडवून तुमचा कोणताही लाभ होणार नाही मला मौन राहण्याचा लाभ मिळतो आणि राग दाबून शांत राहणाऱ्या तुम्हाला लोकांचाही कमी लाभ होणार नाही परंतु ज्यांनी अडथळा निर्माण केला त्यांच्याजवळ गमावण्यासारखे सर्व काही होते तुम्ही लोकांनी विवेकाने वागण्याकरता त्यांना मदत केली पाहिजे तुम्हाला आठवत असेलच की याआधी जेव्हा प्रार्थनेत अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला होता तेव्हा हिंदू महासभेच्या सचिवांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही सुद्धा त्यांना अशाच प्रकारे समजवले पाहिजे धाक दाखवून वा दडपण आणून नाहीतर गांधींच्या प्रार्थनेत केवळ धर्म आहे अधर्म नाही असा शांतपणे युक्तिवाद करून तुम्ही त्यांना समजावले पाहिजे जर त्यांना पटले नाही तर मौन प्रार्थना करण्या इतकी सहनशीलता माझ्यात आहे इतकेच नाही तर देवळात सुद्धा हीच प्रार्थना मी एकट्याने म्हणेन परवा जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा सुद्धा मी हीच प्रार्थना म्हणत होतो ते तेच मंदिर होते आणि तिथे तेच हिंदू उपस्थित होते परंतु आज परत विरोध झाला आपली अशी दुःखद अवस्था झाली आहे तुमची प्रार्थना अरबी भाषेत असो की फारसी भाषेत असो की संस्कृत भाषेत असो ती करण्याकरता तुम्ही स्वतंत्र आहात असे लोक म्हणतील अशी तुम्ही तुमच्या अहिंसक व्यवहाराने या लोकांची समजूत घालावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे आता कृपा करून दोन मिनिट शांत बसा व मौन प्रार्थना करा आणि तुम्ही तुमचे डोळे बंद ठेवले तर अजूनच चांगले प्रकरण सातवे प्रार्थना प्रवचन मे नऊ एकोणीसशे अमृत बजारपत्रिकेमधील हा अहवाल द हिंदू मधील अहवालाशी जुळतो सोदेपूर मे नऊ एकोणीसशे गांधीजी म्हणाले की मी कलकत्त्याला येईन असे अपेक्षित नव्हते परंतु मला जेव्हा कलकत्त्यातील घटनांबद्दल मित्रांकडून कळले तेव्हा ज्या कामाकरता नवाखाली आणि नंतर बिहारमध्ये गेलो होतो त्याच कामाकरता कलकत्त्याला गेलो पाहिजे आणि माझे काम केले पाहिजे असे मला वाटले त्यांना तिथे फुलांनी सजवलेले गुरुदेवांचे चित्र दिसले वैशाख महिन्याची 25 तारीख गुरुदेवांची जन्मतारीख होती यामुळे गुरुदेवांनी लिहिलेल्या दोन स्त्रोत्रांचे वाचन करण्यात आले थोर पुरुषांचा कधीही मृत्यू होत नसतो आणि त्यांचे काम सुरू ठेवून त्यांना अजरावर करण हि जनतेच काम असते हिंदू आणि मुसलमान आज भांडत असताना मला हिंशाय उन्मत्त पृथ्वी हे जे दुसरे स्तोत्र म्हणून दाखवण्यात आले होते त्याच्या अगदी विपरीत परिस्थिती असल्याचे मला जाणवते या स्तोत्राचा सारांश असा आहे ईश्वर आम्हाला अंधाराकडून प्रकाशाकडून नेव असत्याकडून सत्याकडे सत्या नवो संकटातून असीम अत्यानंदाच्या स्थितीकडे नवो याच मंत्राच शस्त्र त्यांनी दिनबंधू अँड्रुज आणि पियर्सन यांना दक्षिण आफ्रिक जाण्याची परवानगी देत असताना दिल होते गुरुदेवांच्या जगातील अनेक भक्तांमधील हि सर्वोत्तम भक्त होत गांधीजी पुढे की कायदे आजम जीना यांना पठाणांचीचे प्रतिनिधी मंडळ भेटण्याकरता गल होत त्यांच्यासमोर त्यांनी काढलेल्या उद्दारांचा सुरई हाच होता ही चांगली गोष्ट आहे ते शब्द तुम्ही स्वतःकरताही वाचावे तुम्ही जर या सल्ल्याचे अनुसरण केले तर हिंदुस्तान खरोखर शांततेची भूमी होईल अहिंसेच्या दस्तावेजावर आम्ही संयुक्तपणे सही केली होती त्यामुळे हिंदू व मुसलमान जर दानवाप्रमाणे वा बशूप्रमाणे वागले तर माझ्यावर आमरण उपोषण करण्याची जबाबदारी ताबडतोब येऊन पडते बिहारमधील हिंदूंनी आणि नोवाखालीतील मुसलमानांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपले बोलणे पुढे सरळ ठेवत गांधीजी म्हणाले कि मी केलेल्या सेवेमुळे आणि अजूनही हिंदुस्थानातील मुसलमानांची मी जी सेवा करतो आहे त्यामुळे मला उपोषणाचा हा अधिकार मिळतो कवी इक्बालने आपल्याला आधीच शिकवले आहे की खरा धर्म माणसांना एकमेकांचा द्वेष करणे शिकवत नाही आपण सर्व हा पाठ आपल्या अंतकणात बाळगूया आणि हिंद भूला शांततेची व माणसामासातील भ्रातृभावाची भूमी करूया ब्रिटिश निश्चितच हिंदुस्थान सोडून जात आहेत आणि आपल्यामध्ये जर काही मतभेद असतील तर आपण संपूर्णपणे तो आपला विषय समजू व तो सोडवण्याकरता आपण ब्रिटिशांकडे कधीही जाणार नाही ब्रिटिशांबद्दल सांगायचे तर लवकरात लवकर देश सोडून जाणे याशिवाय त्यांचे दुसरे कोणतेही कर्तव्य नाही त्यांनी जर ते काम पूर्ण केले तर भाऊ भाऊ जसे आपसात सर्व काही मिटवतात त्याप्रमाणे आपण सर्व काही आपसात मिटवू प्रकरण आठवे प्रार्थना प्रवचन मे दहा एकोणीशे सोदेपूर मे दहा एकोणीसशे सत्तेचाळीस प्रार्थना प्रवचनाकरिता आलेल्या जमावाला संबोधण्याकरता गांधीजी आले असताना त्यांना विचारण्यात आलेल्या दोन प्रशांची उत्तरे त्यांनी दिली हिंदू आणि मुसलमान यांच्यामधील दैनंदिन वाढत्या कटूसंबंधाकडे पाहता हे मित्र होऊ शकतील असे वाटते काय त्यांनी ठामपणे सांगितले की हे वैमनस्य कायम टिकू शकत नाही सध्या जरी हे विवेकभ्रष्ट झालेले असले तरी हे भाऊ आहेत आणि यांनी तसेच राहिले पाहिजे परंतु ही फाणने सतत चाल्अ्य नहीं कारण ती दोन व्यक्तिम संप्रदाय आल तो तुम्हें भारत में लोणी धर्मांच दफन करा व तुमच स्वतंत्र बाकी विकाल अ बाकीट्क आंतरुअ हो नहीं अला आशा आ बंगाल फानीधा हिन्दूंल लोकमत वान बंगाल फाड़नी टाही जाऊ शक्त हा दुसरा प्रश्न होता गांधीजी मतामागे जोर मान्य क्या ते म्हणाले की याबाबतीत मत व्यक्त करण्याच्या परिस्थितीत मी नाही परंतु विसंगतीची भीती न बाळगता मी इतके सांगू शकतो की जर असे झाले तर त्याकरता बहुसंख्यांक मुसलमान आणि सध्या सत्तेत असलेले मुस्लिम सरकार त्याहूनही जास्त जबाबदार असतील मी जर बंगालचा मुख्यमंत्री असतो तर मी माझ्या हिंदू भावंडांना भूतकाळ विसरून जाण्याची विनंती केली असती मी त्यांना म्हणाल असतो की मीही तुमच्या इतका बंगाली आहे धर्म वेगळा असल्यामुळे आपणा दोघांमध्ये फूट पडू शकत नाही तुम्ही आणि मी आपण दोघीही एकच भाषा बोलतो आणि एकाच संस्कृतीचा आपल्याला वारसा मिळाला आह जे काही बंगालचे ते आपल्या सर्वांचे आह बंगाल बंगाल आहे तो ना तर पंजाब आहे ना मुंबई ना अजून काही मुख्यमंत्री जर अशी भूमिका घ्वू शकले तर मी त्यांच्याबरोबर ठिकठिकाणी थिक जाईन आणि एकाही हिंदी बंगालच्या ऐक्याला विरोध करु नय असे हिंदू श्रोत्यांना समजावून सांगित मी त्यांना सांगित की हिंदू आणि मुसलमानांनी एक होऊन बंगालच्या ऐक्याकरता अतिशय जोरदार संघर्ष कला होता आणि बंगालची काळ्या दगडावरील रेगेसारखी फाळणी लॉर्ड कझन सारख्या व्हायसऱ्याला रद्द करायला लावली होती मी जर सुरावर्दी असतो तर मी हिंदूंना बोलावून मी सांगितले असते की एकदा माझ्या शहराचे तुकडे करा परंतु बंगालची फाळणी करू नका त्यांचे बंगाल, बंगाल आणि बंगालीबद्दलचे मग ते हिंदू असो वा मुसलमान प्रेम इतके घट्ट असते तर दगडासारखे कठोर अंतकरणही त्यांच्यासमोर द्रवले असते आज मात्र भीती आणि संशय यांनी हिंदूंच्या मनात घर केले आहे परंतु मी जे ऐकले ते खरे असेल तर आज बिहार बिहारमधील मुसलमानांच्या मनाचीही हीच अवस्था आहे आणि बिहार बिहारमधील मुसलमानांच्या मनातील संशयी भीती तुम्ही दूर केली पाहिजे असे बिहारच्या हिंदूंना सांगायला सुद्धा मी संकोच बाळगला नव्हता गांधीजी म्हणाले की माझा वैश्विक प्रेमाच्या नियमावर विश्वास आहे व ते रंग जात व धर्म यात कोणताही भेद करत नाही यामुळे मी नोआ खालीलाच नाही तर कलकत विसरू शकत नाही मला आनंद होतो की माझ्या या विश्वासात कायदे आजम जिनासारखा का जोरदार भागीदार मला मिळाला आहे आणि ही गोष्ट जगापासून लपलेली नाही प्रकरण नववे प्रार्थना प्रवचन मे अकरा एकोणीसशे सत्तेचाळीस सभेत सर्व समुदायांचे लोक आले होते व इतकी प्रचंड गर्दी झाली होती की जागेअभावी काही लोकांना परत जावे लागल होते सोदेपूर मे अकरा एकोणीशे महात्मा गांधी म्हणाले की मला शहीद साहेबांची भेट घेण्याचे सौभाग्य मिळाले माझी त्यांच्या घरी जाण्याची इच्छा होती परंतु त्यांनी मला त्यांच्या घरी येण्याची परवानगी दिली नाही मी काल जे म्हणालो त्याशिवाय या मुलाखतीबद्दल माझ्यासवळ सांगण्यासारखे काही नाही प्रार्थना प्रवचनात विचारण्यात आलेल्या दोन प्रश्नांची उत्तरे नंतर गांधीजींनी दिली पहिला प्रश्न होता तुम्ही आम्हाला अविभाजित बंगालकरता काम करण्याचा सल्ला दिला परंतु विभाजित हिंदुस्थानामध्ये अविभाजित बंगाल कसा काय असू शकतो या प्रश्नाचे उत्तर होते मी जे म्हणालो ते तुम्हाला बरोबर कळले असेल तर हिंदू आणि मुसलमान या दोघांच्या संयुक्त संमतीशिवाय काहीही होऊ शकत नाही तिसरा पक्ष जर तुमचे भवितव्य ठरणार नसेल तर ते तुम्हा दोघांच्या संयुक्त संमतीनेच ठरवले जाऊ शकते मग अजून तरी विभक्त हिंदुस्तानचा प्रश्नच उपस्थित होत नाही कधी जरी दुर्दैवी घटना घडलीच तर बंगालमधील हिंदू आणि मुसलमान हिंदुस्तानच्या कोणत्या भागात राहायचे हे संयुक्त संमतीने ठरवतील दुसरा प्रश्न होता ब्रिटिश गेले नाहीत आपली पहिली मागणी ती का नसावी हिंदुस्तानमधील जनतेकडे सत्यचे खरोखरी हस्तांतरण झाल्यानंतरच आपसाचे प्रकरण करता आपण वाट का पाहू नये संपूर्ण बंगालची एकमत असेल तर खरे म्हणजे हा प्रश्नच उपस्थित होत नाही हा प्रश्न आज विचारला जातो की ब्रिटिश खरोखर निघून गेल्यानंतर उपस्थित होतो याला काहीही महत्व नाही प्रकरण दहावे प्रार्थना प्रवचन मे बारा एकोणीशे गांधीजींचा हा मौनवार असल्यामुळे त्यांच भाषण वाचून दाखवण्यात आल सोदेपूर मारा एकोणीशे सत्तेचाळीस आज जे गुंडगिरीचे राज्य आपल्या चोबावरती पसरत आहे, त्याला आळा कसा घालावा हा विचार सतत माझ्या मनात गुळत असतो ह मी संपूर्ण भारताबद्दल बोलतो आहे आणि कमी अधिक प्रमाणात हे संपूर्ण जगाबद्दलही सत्य आह आपल्या बाबतीत सर्व काही ठाकटीक आहा भ्रमात राहून हिंदूंनी स्वतःची फसवणूक करून घेऊ नय माझा दावा आहे की मी एक श्रद्धावंत हिंदू आह यामुळे मी तुम्हाला सांगतो की आपण जर असा विचार करत राहिलो तर आपण मूर्खांच्या मनात राहू विदेशी शासनाची जागा घेण्याकरता गुंडगिरीची तयारी करावी लागत नसते प्रार्थना सभेत अविचाराने आणलेला व्यत्यय हे मी वर्णन करत असलेल्या रोगाचेच चिन्ह आहे असहिष्णुता हा गुंडगिरीचाच एक प्रकार आहे वृत्तपत्रांमध्ये दररोज ज्या राटीपणाचे वर्णन करण्यात येत त्यापेक्षा ही गोष्ट कमी अशोभनीय नाही आपल्या डोळ्यासमोर जे काही घडत आहे त्याचा सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी मग ते हिंदू असो मुसलमान असो वा अजून कोणी असो विचार करावा स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच ते कसे घालवावे याचा आपण अभ्यास करत होतो असे आपल्याबद्दल महावी पिढ्यांनी म्हणून आह हिंदुस्तानच्या शाळांमधील सर्व शिक्षकांना मी सांगू इच्छितो की आता तुमच्यावर विदेशी मालकांची नजर नसल्यामुळे तुम्ही तुमचे खरे कर्तव्य ओळखून जी मणे घडवण्याची तुम्हाला अभिमानास्पद संधी मिळाली आहे तिचा तुम्ही योग्य प्रकारे उपयोग करावा